पुस्तक माझ्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग सहावा धुळे सन अठराशे एकोणऐंशी ते ऐंशी मे सुट्टीचा आनंद सन अठराशे एकोणऐंशी च्या मे महिन्यात सुट्टीनिमित्त आम्ही नाशिकाहून पुण्यात आलो यावेळेस मे महिन्याची सुट्टी म्हणजे सर्व ग्रॅज्युएट मंडळींना तो दिवाळीपेक्षा सणाचा व उत्साहाचा महिना आहे असे वाटे कारण त्यावेळेच्या जुन्या व नव्या मंडळींमध्ये परस्परांबद्दल प्रेम व आदरबुद्धी जास्त वसत असे त्यांनी आपले धुरीनत्व पूर्ण विश्वासाने एका साथी दिले होते त्या खंबीर व वा सामर्थ्यवान हाताने आपणावरील भार व जबाबदारी पूर्ण ओळखून पुण्याची जीर्ण झालेली जुनी नौका कित्येक वर्ष सुयंत्रितपणे चालविली जशी मुली पुष्कदुस्तांनी दुरून माहेरी बहीण भावजात आल्या म्हणजे असतील तितके दिवस अतिशय आनंदात घालवून प्रेमाने व मोकळ्या मनाने वागतात व वडील माणसाशी प्रेमाने पण आदराने वागतात व बदल वडील माणसे त्यांचे कौतुक करून लाड परवितात आणि अशा रीतीने परस्परांना एकमेकीच्या भेटीचा व सहवासाचा मोठा लाभ वाटत असतो त्यासारखीच पुण्याची स्थिती जवजव सुमारे 15 वर्ष सतत होती असे म्हणण्यासारखं नाही मे महिन्याची सुट्टी म्हणजे स्वतला व या सर्व मंडळींना अपूर्व संधी वाटे वसंत ऋतूच्या आरंभी जुन्या व नव्या सर्व लतावृक्षांना पालवी फुटते व नवे अकूर येतात त्याप्रमाणे या वसंत ऋतूमध्ये मंडईना नवे सुचलेले विचार एकत्र करून सुव्यवस्थितपणाने जोडून व गुंतवून उत्तम उपयुक्त कामाकडे लावावयाचे कुशल माळ्याचे काम स्वतःकडे असे स्वतःकडून ते काम सर्व मंडळींच्या इच्छेनुरुप होईल असो आवडीच्या कामात दिवसभर मग्न असत वर्षातील बारा महिन्यांमध्ये हे दोन महिने स्वतःला अविश्रांत काम करावे लागे संबंध रात्रीत कधी तर दोन तासही झोप नाही अशा कित्येक राते जात तरी याबद्दल कंटाळा नसे हे काम म्हणजे कोणी दिलेली वेट किंवा उझे वाटत नसून उलट अत्यंत आवडीचे काम असे वाटे त्यामुळे शीण येत नसे व विश्रांतीची गरज वाटत नसे अशावेळी पुण्यात वसंत व्याख्यानमाला व वत्कृत व उत्तेजक सभा सुरू असत व अशा दुसऱ्या नैमित्तिक सभा व कमेट्या काहींना काही रोज उत्पन्न व्हावायच्याच हे सर्व सांभाळून शिवाय सकाळ संध्याकाळ जुन्या व नव्या मित्र मंडळीची बैठक आमच्याच घरी असे ही मंडळी एकदा बसून भवतीनं भवती सुरु झाली म्हणजे जेवनास वेळेवर उठणे कधीही वावायचे नाही दिवस बारा किंवा एकही वा वा, वाजे व रात्रीचे साडे दहा अकरा सुद्धा जेवणास बसावयास लागत पुढे झोपेचेही असेल जेवण झाल्यावर घरातील वडील मंडळींशी व आश्रित मंडळींशी बारा वाजेपर्यंत बोलणे चालणे होऊन मग निजावयास जाणे होई दिवस विशेष विचारात गेला नसला तर झोप लवकर लागून ती चांगली पण याच्या उलट काहीतरी नव्या विचारात दिवस गेला असेल तर लोकदृष्ट्या अंतरुणावर निजलेसे व्हावायचे पण त्या दिवसभराच्या विशेष विचारात मन वावरत असल्यामुळे कधीकधी सकाळपर्यंत झोप लागल्याशिवाय रात्र जाई पण हे जागरण मनाच्या उत्साहाचे असल्यामुळे त्यापासून थकवा किंवा त्रास वाटत नसे पक्ष वाड्याचा आग अशा आनंदाने जाणाऱ्या मे महिन्याच्या सुटीत आम्ही नाशिकहून पुण्यास आलो होतो या साली वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाच्या व आसपास इतर ठिकाणी दरोडे धामधुमीच्या खऱ्या खोट्या बातम्यांनी सकाळ संध्याकाळ मंडळी जमली म्हणजे सहज कळत असत शिवाय या समंदात किती कबूरदार गृहस्थांचा परोक्ष व अपरोक्षरितीने छळ होत आहे अशी हकीकत स्वतःच्या कानावर येईल अशावेळी आम्ही पुणेकरांच्या दुर्दैवाने तारीख सोळा मे सन अठराशे एकोणऐंशी रोजी रात्री सुमारे दोन वाजता पेशव्यांचे स्मारक व शहराचा अलंकार असा एक बुधवारचा व दुसरा विश्रामबागचा वाडा अशा दोन्ही वाड्यांना एकाएकी आग लागून सकाळला दोन्ही वाडेजळून खाक झाले आग भोवली धुळ्या सुटीतच बदली ही आग आम्हाला बरीच भोवली यावेळेचे मुंबई इलाख्याचे राज्य चालविणारे प्रतिनिधी टेम्पल साहेब हंसाच्या उलट होते तसे जवजव त्यांचे अनुयायीही असल्यामुळे दूध पाण्याचा निवाडा करण्याऐवजी सोन्सी मारून क्षते पाडण्याकडे त्यांची प्रवृत्ती विशेष असे त्यांच्या धोरणावर अँग्लो इंडियन पत्रकर्ते जय्यत तयारीत वारा येईल तशी पाठ यावेळी मुंबईच्या टाईम्स पत्राने खोळसळ लेख लिहून व वाडा जाणारे रानडे यांच्या नावाशी आमच्या नावाचा बादराईनी संबंध उघडून सरकारच्या मताला दुचोरा देऊन सरकारचे मन अधिक दूषित केले। वाडे जळल्यापासून सुमारे आठ दिवसांनी देखत हुकुम सुट्टी संपण्याची वाट न पाहता धुळ्यात जाऊन फ क्लास दाचा चार्ज घ्यावा असा हुकूम सुट्टी संपण्यापूर्वीच आम्हाला धुळ्यात जाऊन दाखल व्हाव लागल पुण्यातून जाती पुण्यातील व अन्य ठिकाणच्या मित्रमंडळींना फारच वाईट वाटल व त्यांनी अतिशय कळकळीने सांगितल की यावेळी धुळ्यास आपली बदली करण्यास सरकारचा काहीतरी गूढ हेतू खचित आहे तेव्हा सावधपणाने वागावे आपले मनाप्रमाणे सर्व जगाचे मन निर्मळ आहे असे मानून सर्वावरच विश्वास ठेवून वागता कामा नये नाही तर धुळ्याची हवा उष्ण असल्यामुळे माझ्या डोळ्याला मानवणार नाही करिता माझी बदली तेथे -ते करू नये असा सरकारात अर्ज करावा यावर मंडळी निश्चून सांगितले की एवढी गोष्ट मात्र अगदी सांगू नका जोपर्यंत मला त्यांची नोकरी करावायची आहे तोपर्यंत कोणतीही सबाब सांगणे मला आवडत नाही सबाब सांगून विनंती करण्याची वेळ आली तर मी राजीनामा देऊन मोकळा होईल ते मला अधिक पसंद पडेल टपालाची तपासणी पुढे आम्ही धुळ्याला गेल्यावर सुद्धा वर, वर सांगितलेल्या मिंद्र मंडईची तशी मस्कुराची पत्रे येत असत या पत्रात त्यांनी लिहिल्याप्रमाणे एकतर अनुभव आम्हाला लवकरच आला तेथे जाऊन सुमारे एक महिना झाल्यावर आमचे रोजचे टपाल नेहमीपेक्षा जरा उशिरा मिळू लागले व ते पुन्हा चिकटवलेले म्हणजे एक वेळ फुटले जाऊन पुन्हा चिकटवलेले असे येऊ लागले व तेही वेळेवर न मिळता लोकांपेक्षा उशिराने मिळू लागले आमचा शिपाई दररोज पोस्टात टपाल आणण्यात जात असून आमचेच टपाल उशिरा का मिळते याचा उमस पडेना आम्ही उलट शिपायास रागे भरावे की तूच उशिरा टपाल आणण्यात जात असेल नाहीतर कोणीतरी गप्पा मारण्यात बसत असले तो म्हणे नाही महाराज मी मास्तरांना टपाल लवकर द्या म्हणून म्हणतो पण सर्व डिलिव्हरी होईपर्यंत मास्तर तिकडे लक्ष देत नाहीत व आपले काम झाल्याशिवाय टपालही देत नाहीत हे स्वतः ऐकून काहीतरी लक्षात येऊन मला म्हटले त्या गरीवाला उगीच का बोलतेस या संबंधात काहीतरी वेगळेच कारस्थान असावे असे मला दिसते मला या दुसऱ्या वाक्याचा अर्थ फारसा समजला नाही पण शिपाया याबद्दल पुन्हा बोलावायचे नाही इतके मात्र मी लक्षात ठेवले सरकारचा अविश्वास पुढे सुमारे दोन महिन्यांनी एके दिवशी संध्याकाळी देतील त्यावेळेचे असिस्टंट कलेक्टर आमच्या घरापाशी आले व वा। फिरावयास यावयाचे आहे का म्हणून स्वतःला विचारिले हो म्हटल्यावर ते म्हणाले मग गाडी जोडण्याची खटपट कशाला माझ्याच गाडीतून आपण जाऊ तेव्हा स्वतः त्यांचे बरोबर जाने झाले सुमारे दोन तासांनी घरी परत आल्यावर मला म्हटल की पहा मला वाटत होते तसेच शेवटी ठरले आपण टपालाबद्दल आपल्या शिपायला बोलत होतो पण त्याचा यात काहीही संबंध नव्हता वरूनच ती सर्व खटपट झाली होती आज साहेब बोलता बोलता सहज म्हणाले की गेले काही दिवस मला आपल्याशी जरा अविश्वासाने वागावे लागले याबद्दल मला फार वाईट वाटते वासुदेव बळवंताच्या नावाने आलेली पत्रे या दिवशी बराच या संबंधाने आमचे बोलणे झाले त्याच सरकारचा त्यावेळी पुण्याचे लोकांबद्दलचा अविश्वास व त्या धोरणानेच होत असलेली कारस्थानी याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्या ऐकिल्यावर मात्र मला पुण्याची मंडळी असे का होती याचा उमस पडला याशिवाय दर एक दोन दिवसांनी वासुदेव बळवंत फडके किंवा हरिरामोशी या सहींची त्यात बंडाचा किंवा दरोड्याचा उद्या अमुक ठिकाणी बेत केला आहे अमुक मानसेवं हत्यारे मिळविली आहेत वगैरे मजकुराची पत्रे मात्र फुटता हातात यावयाची ती आली म्हणजे वाचून पाहून पाकिट सुद्धा जशीच्या तशीच फौजदाराकडे पाठवावायची असा स्वतः क्रम ठेविला वरील पत्रे बंडखोर किंवा दरोडेखोर लोकांच्या नावाने लिहिलेली पोलीस खात्यातूनच पाठविली जात असावीत असा पक्का संशय असल्यामुळे ती त्यांच्याकडे परत पाठविण्यात येत असत नाहीतर इतर निनावी व वेड्यापिरांची पत्रे हव्या त्या येत असत पण त्यामध्ये बंडाचा किंवा सरकारी कोणताच विचार करण्यासारखा मजकूर नसल्यामुळे ती वाचल्याबरोबर फाळून टाकली जात असत याप्रमाणे प्रथम दोन चार महिने पोहोतो स्वतःच्या मनाला फारच त्रास झाल्यामुळे आणि माझाही दुपारचा वेळ एकटा असल्यामुळे बराचसा खिन्नतेत व कंटाळवाना जाऊ लागला सालस शेजाऱ्याची बदली आम्ही सोल गल्लीत होतो या घराला लागून दुसऱ्या भावाच्या वाटणीचे घर होते या दुसऱ्या घरात माधोराव मोरेश्वर नावाचे खान्देशी कुटुंब वत्सलगृहस्थ राहत असत सुना लेकी मुले भाऊ आई वगैरे बरेच मोठे कुटुंब होते ही सर्व माणसेरितीने फार सालस व असत पुढे त्यांची बदली परगावी झाल्यावर त्यांना आपली मुले माणसे घेऊन जावे लागले त्यांच्या जाण्याने माझी चांगली सोबत गेल्यामुळे मला फार हुरहूर लागली व पुन्हा दुसरा चांगला शेजार मिळण्याकडे माझे लक्ष लागले नव्या शेजानीची आईची माया थोड्याच दिसांनी एक बिराड हेही कुटुंब वत्सल होते म्हणजे मुलगी सुना कुटुंब नोकरचाकर वगैरे मिळून बरीच मंडळी होती पण प्रेम आणि वत्सलता ही दोन्ही मात्र त्यांच्यापासून फार लांब राहत असत याबद्दल सर्व हकीकत मला त्यांच्या दोघी सुनांकडून व कुटुंबाकडून कळत असे मुख्य बाई स्वभावाने मायाळू पोक्तव व धार्मिक असत हिंदू कुटुंबात जी आम्ही सुकाची साधने अशी समजतो ती त्यांना अनुकूल असत त्यामुळे त्या मोठ्या नशिबवान आहेत असा माझा समज होता परंतु ते फार दुःखी आहेत असे त्यांच्याशी झालेल्या परिचयावरुन माझ्या लवकरच ध्यानात आले व हा शेजार आपल्याला नसावा असे वाटू लागले या बाईला मुलगी नव्हती व त्यांना मुलीची आवड असे त्यामुळेच की काय त्या माझ्यावर आईसारखे प्रेम करीत व मलाही त्यांचा ओढा वाटे या आमच्या दोन्ही बिराडांचा मधोमध दार असल्यामुळे ते आधीच्या बिराडापासून उघडेच असे त्या दाराने हे बिराड आल्यापासून सौभाग्यवती काकू व दोघी सुना या दिवसातून चार पाच वेळा तरी आमच्या घरी येत असत सकाळी येऊन वेणी घालीत मला कमी जास्त काही पदार्थ करावायचा असल्यास त्या येऊन उभ्या राहून शिकवीत दुपारी पुरुष कचेरीत गेल्यावर उभयता सुनांसह काकू आमच्या घरी येत असत शेजारणीचे दुःख चार पाच महिन्यांनी एके दिवशी काकू आमच्या घरी येऊन सांगू लागल्या उद्या आम्हाला पुण्याला जावायचे आहे मी घाबरून विचारले एकाएकी मध्येच का बेत झाला त्या म्हणाल्या आमच्या घरी कारण लागत नाही व बेत लागत नाही मनात आले की पुढे योजतील ते कारण व बांधतील ते धोरण अशी आमची स्थिती आहे आजपर्यंत तुम्हाला लहान मुलगी म्हणून स्पष्ट काही सांगितले नाही पण तुम्हाला मी माझी मुलगी म्हटली आहे म्हणून काही सांगून ठेवते जरा एकीकडे बसूया या मुली आल्या नाहीत तोपर्यंत काही बोलण्यास सापडेल असे बोलून त्यांनी मला पुष्कळ गोष्टी सांगितल्या त्या सांगत असताना त्यांना एक सारखे रडू येत होते मलाही सर्व हकीगत ऐकत असताना आश्चर्याने व भयाने गोंधळ्यासारखे होऊन रडू येऊ लागले काकुंनी मला जवळ घेऊन सांगितले तुम्ही भिवू नका मधले दाड बंद करून पक्के करून टाका मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या मनातच राहाव्यात या गोष्टी तुमच्या माणसांना कळवल्या तर माझ्याबद्दल काय वाटेल बरे मी म्हटले छे तुमच्याबद्दल काय वाटावायचे आहे तुम्ही मला आई सरके कि मायने वागविले, व सोबत व आता से उपकार आम्मी कहीं इतक बोलने जा विचार चलते होते मिला समझलेना मर अगर बधीर व बोथड़ा सारखे जाते काकू बरास वे इकट्ठा इकचा तिक बोलत होत व मी ही बोलत होते पमी कशाबद्दल बोलत हो आमपैकी को बोलत होते मे का समझलेनाया वे ही मैं जर को विचारलेते तो का शेजाऱ्याचा अधमपणाच्या गोष्टी स्वतः येण्याची वेळ झालेली पाहून त्या तिघी बायका उठून गेल्या मग माझा जीव जरा हायसा झाला व घरी आल्याबरोबर ही गोष्ट सांगावी किंवा जेवण झाल्यावर निस्तेवेळी सांगावी हे मी आपल्याशी ठरावू लागले त्या माणसाच्या अधमपणाच्या गोष्टी ऐकल्यापासून माझे मन आधीच बॅल्यासारखे झाल्याने उगीच्या उगीच उगी एकाएकी रडू येई स्वतः दमून बागून घरी येणे होईल अशा वेळी ही हकीकत सांगितली तर त्रास होईल व रात्रीचे जेवण जाणार नाही तेव्हा आपण ही रात्रीच सांगावी असा मी भेद केला नेहमीप्रमाणे पाच साडेपाच वाजता घरी येणे झाले मी कपडे काढून घेण्यास पुडे केले कपडे काढून घेत असताना काहीतरी नेहमीसारखे विनोदाने विचारणे झाले असेल पण माझे लक्ष ठिकाणी नसल्यामुळे माझ्याकडून उत्तर मिळाले नाही त्यामुळे की काय कोण जाणे विचारले की आज काय असे झाले आहे तुझ्या मायाचे काही पत्र आले की काय भाऊजींना पिटाळून काकूंची हकीकत सांगितली ते ऐकून मी एकदम म्हटले पत्रवित्र काही आले नाही असे म्हणून मी घाईने भाऊजींना फराळच देते असे म्हणून आत निघून गेले फराळाचे देत असताना दुपारची हकीकत जाते जातेवेळीच लावून सांगावी रात्रीपर्यंत आपल्याला धीर धरवणार नाही असा मनाशी बेत केला मग नित्यासारखी फळे व सुपारी घेऊन दिवाण घेण्यात गेले फळे खाताना पुन्हा पाहिल्यासारखे आज काही नवल विशेष असे म्हटल्यावर मी म्हटले आज फिरावयात जाताना गाडीत पुष्कळ गोष्टी सांगणार आह स्वत पोशाख केला भाऊजी फराळ करून बाहेर आले टांगा तयारच होता टांग्यात आम्ही तिघेजणी बसून फिरावयाच गेलो गाडीत बसल्यावर पुन्हा स्वतः विचारण्याची वाट न पाहता एक वेळ स्वतः विचारा गोष्टीचे उत्तर न मिळाल्याने फिरून त्याबद्दल विचारावे लागले तर राग येत असे हि मला माहीत होते मी होऊन सांगण्यास प्रारंभ कलाच पण सगळ्या गोष्टी भाऊजींच्या देखत बोलण्यासारख्या नसल्यामुळे मला तांत्रिक सांगाव्या लागल्या हि लक्षात आल्यावर गाडी उभी कराव्यास सांगितल व आपण आज मैलभर चालून येऊ असे म्हणल्यावर आम्ही चालू लागलो भाऊजीही आमच्याबरोबर चालू लागले तेव्हा त्यांना स्वतः आपले खिशातील घड्याळ काढून देऊन सांगितल ही आबा आता किती वाजले आहेत ते पहा घड्याळ नीट किशात घाल या मैलापासून दुसऱ्या मैलापर्यंत पाऊडावर धावत जाण्यास किती उंडे लागत ती ते तिथे गेल्याबरोबर पाहून ठेव व आम्ही तिथे आल्यावर मला सांग स्वतःचे सोन्याची घड्याळ हातात मिळालेले पाहून भाऊजींना फार आनंद झाला व त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे धावण्यास प्रारंभ केला आम्ही हळूहळू चालू लागलो व चालत असताना काकुनी सांगितलेली सर्व हकीकत जशीच्या तशी मी सांगितली मला फार वाईट वाटले आपण आता हे घर सोडून दुसरीकडे राहण्यात जाऊ असे मात्र मी पुष्कळ वेळा म्हटले रस्ता चुकल्याने उशीर स्वताचा यावी गंभीर चेहरा होऊन नुसता विचार चालला होता मला काही उत्तर दिले नाही वाटेने दोन रस्ते लागले भाऊजींना ज्या जा रस्त्याने जाव्यास सांगितले त्या रस्त्याने चालू लागलो एक मैल जाऊन दुसरा मैल तरी आबाची गाठ पडत नाही तो गेला की दिला असे म्हटले मात्र तो स्वतःची चूक ध्यानात येऊन म्हटले अरे आम्हीच चुकलो त्याला दुसऱ्या रस्त्याने जाव्याला सांगून आम्ही तिकडे जावायचे ते बोलण्याच्या नादात तिकड़े आलो चल लवकर तो वाट पाहत असेल असे, असे म्हणून आम्ही झपाट्याने चालून भाऊजी होते त्या मैलाशी येऊन पोहोचलो भाऊजी अगदी भैल्यासारखे होऊन वाट पाहत होते त्यांना जवळ घेऊन सांगितले अरे बोलण्याच्या नादात आम्ही चुकून दुसऱ्या रस्त्याने गेलो म्हणून तुला वाट पाहावी लागली चल आता आपण परत जाऊ असे म्हणून आम्ही आणखी एक मैल चालून टांगा गाठल्यावर लवकरच घरी आलो तरीही नेहमीपेक्षा पुष्कळ रात्र झाली अनितीमान भेकड असतो काळजी नको त्या दिवशी सरके काही वाचन न वाचता उशीर झाला म्हणून लवकर जेवण आटपून निजावयास गेलो पोर पोरपणामुळे भाऊजीना लवकरच झोप लागली आम्ही बिछान्यावर पडलो पण झोप येईना माझ्या मनात तर दुपचारच गोष्टी घोळत होत्या स्वतःच्या मनाची काय अवस्था झाली असेल ते सुमारे बारा वाजेपर्यंत आम्ही आपापल्या जागी स्तब्ध होतो व बारा वाजता बोलण्यास आरंभ करून अनितीमान माणसापासून नीतीमान माणसाला कधीच भीती नसते याबद्दल विनाकारण भिवू नये व काळजी करू नये वाईट गोष्टी जितक्या बोलण्यास सोप्या आहेत तितक्या करण्यास सोप्या नसतात या लोकांनी बाहेरून दांडगेपणाचा किंवा उरमटपणाचा अभ घातला तरी आतून ते भेकड असतात त्यामुळे नीतीमान माणसापुढे त्यांच्यान क्षणबळी धी धरत नाही त्या वाईंनी सांगितल्याप्रमाणे मदल्यादाराला कुलूप लावून स्वस्त मनाने आपल्या घरात काही ना काही उद्योगात असावन रिकाम ठणजे तस्ती काळजी अगर भीती घेऊन बसत नाही येऊन जाऊन पाच किंवा सहा तास तुला एकटीला काढावे लागतात तेवढ्या वेळ टाईमटेबलप्रमाणे नेमलेल्या कामात घालवावा म्हणजे तो कंटाळवाना जाणार नाही वगैरे बऱ्याच गोष्टी सांगून माझ्या घाबरलेल्या मनाला धीर दिला पुढे स्वतःची बदली मुंबईत झाल्यावर आम्ही मुंबईस लवकरच गेलो वया अधम शेजाऱ्याचा शेजार अनायास टळला आहे